श्री गणेश महा वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग अठ्ठावन्नावा त्या महेंद्र पर्वताच्या शिखरावर महाबलवान हनुमान आदी वानराना परमानंद झाला आनंद पाहून महात्माई वानर बसले असताना त्या आनंदित अंतकर्णाच्या वायुपुत्र महावानराला तितकाच हर्षभरीत झालेल्या जांभवानाने कार्याचा वृत्तांत विचारला तू देवीला कसे पाहिले ती तेथे कशी राहत आहे तिच्याशी क्रूरकर्मी दशाननाचे वर्तन कसे आहे हे सर्व तू महाकपे आम्हाला सांग देवीचा शोध तुला कसा लागला ती तुझ्याशी काय बोलली ही सर्व वस्तुस्थिती तुझ्याकडून ऐकल्यावर आपण पुढच्या कार्याविषयी ठरू आपण तिकडे गेल्यानंतर जी हकीकत सांगायची आणि तेथे जे काही लुप्त ठेवायचे ते तू आम्हाला स्पष्ट करून सांगावीस सा। अशी त्याची आज्ञा होताच हर्षाने अंगार रोमांच उठलेला तो हनुमान देवी सीतेला मस्तक टेकून नमस्कार करून उतरला तुमच्या देखतच महेंद्राच्या शिखरावर मी उडालो आणि समुद्राचा पलीकडचा किनारा गाठण्याच्या इच्छेने मन स्थिर ठेवून चाललो असता एक सोन्याचे दिव्य आणि अत्यंत मनोहर शिखर मोठे विघ्न होऊन माझ्या आले ते माझा मार्ग अडवून उभे राहिले त्या पर्वताला मी विघ्नच समजलो त्या दिव्य उत्तम सुवर्ण पर्वताच्या जवळ गेल्यावर हा आपण भेजून गेले पाहिजे असे माझ्या मनात आले आणि मी शेपटाने त्या महागिरीच्या सूर्यासारख्या चकाकणाऱ्या शिखराचा चक्काचूर केला माझा तो निश्चय जाणून तो महापर्वत मला पुत्रा अशी मधूर हाक मारून मनाला आल्हाद उत्पन्न करीत म्हणाला मी वायूचा मित्र म्हणून तुझा आहे असे समज मैनाक म्हणून मी प्रख्यात आहे मी समुद्रात राहतो पूर्वी मोठ्या मोठ्या पर्वतांना पंख हसल ते मना तसे पृथ्वीवर फिरत असत आणि सर्वत्र अडथळे निर्माण करीत असत पर्वतांची ही वागणूक ऐकून स्वर्गाचा राजा इंद्र भगवान याने त्यांचे पंख सहस्त्रशः तोडून टाकले मी मात्र त्यातून तुझा महात्म्या पित्यामुळे सुटलो बाळा मारुताने त्यावेळी मला सागरात दडवून ठेवले शत्रुध मला रामाला सहाय्य केलेच पाहिजे राम हा धर्मपालन करणारा श्रेष्ठ आणि महेंद्रासारखा पराक्रम करणार आहे महात्म्या मैनाकाचे हे बोलणे ऐकून त्या मी माझे कार्य सांगितले माझे मन पुढे जाण्याला उत्सुक झाले होते महात्म्या मैनाकाने मला अनुज्ञा दिली आणि तो पर्वत द मनुष्य देहाने आलेला पर्वतरूपाने महासागरात गुप्त झाला उरलेल्या मार्गावरून मी जास्तीत जास्त वेग घेऊन चाललो त्यानंतर मी बराच काळ वेगाने मार्ग कापित होतो पुढे मला नागमाता देवी सुरसा समुद्रात दिसली ती देवी मला म्हणाली वानरोत्तमा देवानी माझे भक्ष म्हणून तुला पाठवले तेव्हा तुला मी खाणार देवानेच तुला माझ्याकरता नेमून दिले असे ती सुरसा म्हणाली तेव्हा मी हात जडून नम्र होऊन केवीरवाने मुद्रेने तिला म्हणाले श्रीमान दाशरथी राम दंडकवनात भाऊ लक्ष्मण आणि सीता यांच्यासह आला होता त्याची भार्या सीता दुरात्म्या रावणाने हरण करून नेले तिच्याकडे मी रामाच्या आज्ञेवरून दूत म्हणून जात आहे तू त्याच्या देशात राहत आहेस तेव्हा त्याला तू सहाय्य करणे योग्य होईल तेव्हा मैथिलीला भेटून शुभकर्मी रामालाही भेटून तुझ्या तोंडात मी येऊन पडेन हे तुला मी सत्य प्रतिज्ञापूर्वक सांगतो इच्छारूप घेणाऱ्या सुरसाला मी असे बोललो पण ती म्हणाली मला मिळालेल्या वराचे कोणीही अतिक्रमण करू शकत नाही आणि असे म्हणून ती दहा योजन लांब पसरली मी क्षणात तिच्या दीडपट मोठा झालो तेव्हा तिने माझ्या लांबी रुंदीहून अधिक मोठे मुख केले तिने पसरलेले मोठे मुख बघून मी पुन्हा त्या क्षणे अगदी लहान अंगठेवडा झालो आणि तिच्या मुखात पडून लगेच बाहेर आलो तेव्हा देवी सुरसा आपले मूळ रूप घेऊन पुन्हा मला म्हणाले वानरश्रेष्ठा सौम्या आपला हेतु प्राप्त करण्यासाठी खुशाल जा आणि महात्म्या रामाशी वैदे हिचे गाठ दे वानरा मी तुझ्यावर संतुष्ट झाले तू सुखी हो त्यावेळी सर्व प्राणीमात्राने माझी साधू साधू म्हणून प्रशंसा केली मग प्रचंड आकाशात मी गरुडासारखा उडालो आणि माझी सावली पकडले गेली मला तर कोणी दिसेना माझा वेग संपल्यामुळे मी दश दिशांना पाहू लागलो पण ज्यामुळे माझी गती नष्ट झाली ते मला काहीच दिसेना मग माझ्या मनात विचार आला की माझ्या प्रगतीत हे असले विघ्न कोणते बरे उत्पन्न झाले असावे काही डोळ्यां तर दिसत नाही असं मनात खेद करीत असता माझी दृष्टी खालच्या भागाकडे गेली आणि मला पाण्यात पडलेली एक भली मोठी राक्षसी दिसली ती हसली आणि ती प्रचंड आवाज काढून निश्चितपणे आणि खंबीरपणे मला म्हणाली हे धिप्पाड शरीराच्या प्राण्या चाललास कुठे मी भुकेलेली आहे मला हवे असलेलं भक्ष्य तू आहेस या देहाला फार दिवस आहार मिळालेला नाही मी तिच्या बोलण्याला होकार दिला आणि तिच्या तोंडाच्या प्रमाणाहून अधिक होईल असे माझे शरीर वाढवले मला भक्षण करण्याकरता तिने आपले तोंड प्रचंड प्रमाणात वाढवले पण तिने मला जाणले नाही किंवा मी काही भलते करेन असे तिला वाटले नाही मग मी वासे प्रचंड रूप निमिषभरात लहान करून तिचे काळीज घेतले आणि आकाशात उडाले ती प्रचंड शरीराचे दोन्ही हात पसरून समुद्रात पडली कारण त्या पर्वतागार राक्षसीचे काळीजच मी तोडले होते आकाशात फिरणाऱ्या महात्म्यांची कुजबुजलेली बोलणी मला ऐकू आली की ही प्रचंड शरीराचे सिंहकार राक्षसी अत्ता हनुमानाने मारली तिला मारल्यावर मी माझे तात्कालिक कार्य लक्षात आणून मोठ्या मार्गाला ला लागलो आणि मला पर्वताने मंडीत असा समुद्राच्या पलीकडचा किनारा दिसला तेथे ती लंकापुरी होती सूर्य मावळायला आला असताना मी त्या राक्षसांचे वस्तीस्थान असलेल्या रा पुरीत प्रचंड पराक्रमी राक्षसांना करणाने अशा रीतीने प्रवेश केला तेथे प्रवेश करताच एक प्रलयकाळच्या मेघासारखी कुट्ट स्त्री अट्टहास्य करीत मा एकदम माझ्या पुढे येऊन उठाकली ती मला मारू इच्छित असताना मी पेटल्या आग्नेप्रमाणे केस असलेल्या त्या स्त्रीवर डाव्या हाताच्या बुक्कीचा प्रहार करून त्या अत्यंत भयानक स्त्रीचा पराजय केला भिवून तिने मला सांगितल्यावरून मी प्रदोषकाळी पुरीत प्रवेश केला वीरा मी लंकापुरी आहे ज्या मला तू जिंकल्यास त्याअर्थी निश्चय सर्व राक्षसांना तो जिंकणार असे ती मला म्हणाली तेथे सारी रात्र मी फिरलो पण रावणाच्या अंतपुरात ती सुंदरी जनककन्या मला कुठे दिसली नाही रावणाच्या गृहात सीता न दिसल्याने मी शोकसागरात बुडालो आणि त्यातून पहिलं ती मला दिसेना शोक करीत असतानाच मला एक तटाने वेढलेले सुवर्णाने मढवलेले उत्कृष्ट उपवन गृह दिसले त्या तटावर उडी मारल्यावर मला मोठी झाडी दिसली आणि अशोकवनिकेत एक मोठा शिनशेपा वृक्ष दिसला त्या वृक्षावर चढल्यावर मला सुवर्णय केळीचे वन दिसले आणि त्या शिनशेपा वृक्षाच्या अगदी जवळच त्या सुंदरीला मी पाहिली ती कमलनेत्री काळवंडी होती उपवासने तिचे मुख कृषी झाले होते एकच नेस्ते वस्त्र तिच्या अंगावर होते आणि तिचे केस धुळीने भरलेले होते शोकाच्या तापाने तिचे शरीर वाळून गेले होते पतीच्या क्षेम कुशलाची ती चिंता करीत होती क्रूर भयंकर रूपाच्या राक्षसींच्या वेढ्यात ती होती दण मांस रक्त खाणाऱ्या वाघिणीच्या वेढ्यात सापडलेली हरिणीच राक्षसी तिला त्रास देत होत्या एकच वेणी असलेली दिन पतीच्या चिंतेत मग्न झालेली अशी ती सीता होती भूमी हीच शय्या तिचे अंग फिके पडले होते दण हिवाळ्यातील पद्मिनीच रावणापासून तिचे मन फिरले होते मरण्याचा तिने निश्चय केला होता हरिणीच्या पाळसासारखे नेत्र असलेल्या त्या सीतेपाशी मी कशातरी चढ दिशी जाऊन पोहोचलो तशा अवस्थेतल्या त्या स्त्रीला पाहून हीच यशस्वीनी रामपत्नी हे ओळखून मी तेथेच त्या शिंशप वृक्षावर पाहत बसलो इतक्यात रावणाच्या त्या निवासस्थानात मला जयध्वनी आणि त्यात मिसळलेल्या कमरपट्ट्यांच्या क्षुद्र घंटेकांचा आणि नुपुरांचा आवाज अधिकच मोठा होऊन ऐकू आला त्याने मी अत्यंत चिंताचूर होऊन माझे रूप आणखी आवरून घेतले आणि त्या शिंशेपाव वृक्षावर मी पक्षाप्रमाणे पानाच्या दाटीत लपलो मग रावणाच्या बायका आणि महाबलवान रावण जेथे सीतेला ठेवलेले होते त्या स्थळी आली त्या राक्षस राजाला पाहताच सुंदरी सीतेने आपले पुष्ट स्तन आणि मांड्या आखडून बाहूने कवटाळून धरल्या भयभीत झालेल्या आणि चिंतेने अस्वस्थ होऊन इकडे तिकडे पाहत असताना कसलेही रक्षण न दिसल्याने थरथर कापणाऱ्या त्या बापड्या दुखी सीतेला दशग्रेह म्हणाला हा माथा नमवून मी तुझ्या मी पाया पडतो मला मनापासून संमती दे पण हे गर्विष्ठे जर गर्वाने तू माझे स्वागत न करशील तर दोन महिन्याने सीते तुझे रक्त मी पिईन हे दुरात्म्या रावणाचे भाषण ऐकून अत्यंत संतापून सीता पराकाष्ठेचे योग्य असे शब्द बोलले राक्षसमा अतुल तेजस्वी ईश्वाकू वंशाचा प्रभू राम त्याची मी भार्या आणि दशरथांची सून तिला बोलू नये ते बोलताना तुझी जीव झडून कशी पडली नाही अरे कसले तुझे शौर्य ज्या तू माझा पती जवळ नसताना आणि त्या महात्म्याच्या दृष्टीआड आण मला तू पळवून आणलेस तुझी रामाशी कसलीही बरोबरी नाही रामाचा दास होण्याची तुझी पात्रता नाही राम अजिंक्य सत्यवचनी रणात प्रख्यात आहे जानकीचे ते कठोर शब्द ऐकून दशाननंद अंतकरणात जणू आग लागल्याप्रमाणे क्रोधाने एकदम भडकला आपले क्रूर डोळे गरगर फिरवीत आणि उजव्या हाताची मूठ उगारून हो तो मैथिलीला मारायला सरसावताच स्त्री वर्गात हाहाकार आणि त्या स्त्रियातून त्या दुरात्म्याची भार्या एकदम उठून पुढे आली त्या सुंदरीचे नाव होते तिने त्याचा निषेध केला आणि गोडगोड गोड बोलून तिने त्याला कामेच्छा पुरवण्याची विनंती केली ती म्हणाली महेंद्रासारखे पराक्रमे तुम्ही सीतेला घेऊन काय करता माझ्याशी रममावण व्हा माझ्याहून जानकी अधिक नाही प्रभो येथे देवकन्या गंधर्व कन्या यक्षकन्या त्यांच्याशी रममाव्हा सीता घेऊन काय करायची अशा रीतीने तेथे जमलेल्या स्त्रियांनी त्या महाबलवान राक्षसला उठून त्याच्या घराकडे नेले तो दशान गेल्यावर विद्रूप तोंडाच्या राक्षसी निर्दय आणि भयंकर शब्दाने सीतेला बोलू लागले. पण जानकीने त्यांच्या बोलण्याला काढीचीही किंमत दिली नाही आणि त्यांच्या गर्जना सीतापर्यंत पोहोचवून व्यर्थ गेल्या फुकट ओरडून मग त्या नरमहसभक्षी राक्षसी थांबल्या आणि त्यांनी सीतेचा दृढ निश्चय रावणाला जाऊन सांगितला मग त्या सगळ्या जणी आशा नष्ट होऊन स्वस्थ बसल्या आणि सीतेला छळून सगळ्या निद्रेच्या आहरे गेल्या त्या झोपी गेल्यावर पतीच्या कुशलाची चिंता करण्यात सीता मग्न झाली आणि दीन होऊन अत्यंत दुखाने बडबडत शोक करू लागली त्या राक्षसींच्या मधून एकदम उठून त्रिजटा त्याने म्हणाली स्वतःलाच खाना सुंदर सीतेला कशाला खाता ही साध्वी जनकाची कन्या आणि दशरथाची सून आत्ताच मला एक भयंकर हर्षक स्वप्न पडले त्यात राक्षसांचा विनाश आणि हिच्या पतीचा जय झाला आम्हा राक्षसी गणाला राघवापासून वाचवायला हीच समर्थ या दुखी सीते सीतेसंबंधी जर असे स्वप्न दिसले तर आपण वैदे हिची याच याचनाच करणे बरे असे मला वाटते अनेक प्रकारच्या दुःखातून मुक्त होऊन तिला उत्तम सुख लाभेल या जनककन्या मैथिलीपुढे दंडवत घालून तिला आपण प्रसन्न ठेवले तर आपण राक्षसींना मोठ्या संकटातून वाजवायला ती समर्थ आहे पतीच्या विजयाचे शब्द ऐकून ती लज्जावती बाला हर्षित झाली आणि म्हणाली जर तू बोललीस ते सत्य होणार असेल तर मी तुम्हाला आधार देईन सीतेची दशा दारुण दशा बघ पाहून स्वस्थ बसलेल्या माझे मन विचार करू लागले माझ्या मनाला स्वस्थता वाटेना जानकीशी संभाषण करण्याकरता मी एक उपाय योजला मी इश्वाकू कुलवंशजाचे नाव घेऊन त्याची स्तुती आरंभली राजशी गणांच्या मालिकेने भूषवलेली ती वाणी माझ्या मुखातून ऐकताच देवी अश्रूने डोळे भरून येऊन मला म्हणाली हे वानश्रेष्ठा कोण तू कुणाकडून कसा येथे आलायस तुला रामाविषयी प्रेम कसे ते मला सांग तिथे ते बोलणे ऐकून मीही तिला म्हणालो देवी तुझा पती राम याचा स्नेही महापराक्रमी सुग्रीवा नावाचा बलशाली वानरराजा आहे त्याचा मी सेवक आहे असे समज मी हनुमान तुझा पती शुभकर्मी राम त्याने तुझ्याकडे मला पाठवले हो आहे म्हणून मी येथे आलो त्या पुरुष व्याघ्र श्रीमान दाशरथीने ही अंगठी खून पटण्याकरता म्हणून यशस्वीनी तुला दिली आहे तेव्हा मी काय करायचे त्याची देवी तुम्हाला आज्ञा कर राम लक्ष्मणांकडच्याकडे कर मी तुला नेतो याहून अधिक काय पाहिजे हे ऐकून आणि समजून घेऊन जनकनंदिनी सीता म्हणाली रावणाला उपटून काढून रामाने मला न्यावे त्या अनिंदिता आर्या देवीला मस्तक टेकून नमस्कार करून मी रामाच्या मनाला आल्हाद देण्याजोगी खून तिच्याकडे मागितली तेव्हा सीता म्हणाली उत्कृष्ट मणी हे याने महाबहु राम तुझे फार प्रतिष्ठा केली असे म्हणून त्या सुंदरीने उत्कृष्ट श्रेष्ठ मणी माझ्याकडे दिला आणि अत्यंत दुःखी वाणीने मला निरोप दिला मग मी त्या राजपुत्रीला प्रणाम करून समाधान पाहून इकडे येण्याला उत्सुक होऊन तिला प्रदक्षिणा घातली तिने मनाशी काही निश्चय करून पुन्हा मला म्हटले हनुमानास माझा सारा वृत्तांत राघवाला जाऊन सांग अशा रीतीने सांग की जो ऐकताच लगेच दो ते दोघे राम लक्ष्मण वीर सुग्रीवासही तिकडे येतील जर तसे घडले नाही तर दोनच महिने माझे जीवित आहे मला काकूसे पाहू शकणार नाही मी येथे अनाथासाठी मरून जाईल तिचे ते करुण माक्य ऐकून मला क्रोध चढला आणि मी मग उरलेल्या नंतरच्या कार्याचा विचार केला त्यानंतर माझा देह पर्वतासारखा वाढला युद्धाच्या इच्छे मी त्याच्या वनाचा नाश आरमला तो वनाचा भाग उद्ध्वस्त झाला पशुपक्षी गडबडून गेले भ्याले भयानं तोंडाच्या राक्षसी जाग्या होऊन पाहू लागल्या इकडून तिकडून त्या जमल्या आणि त्याने त्या ते वनात मला पाहिले त्याबरोबर त्या लागलीच रावणाकडे गेल्या आणि त्याने त्याला सांगितले की दुर्गम असे हे वन एका दुरात्म्या वानराने मोडून तोडून टाकले त्याला तुमच्या बळाची कल्पनाच नाही हे ऐकून राक्षस राजाने जिंकण्याला फारच कठीण असे किंकर नावाचे रावणाच्या इच्छेप्रमाणे चालणारे राक्षस पाठवले ते ऐंशी हजार राक्षस हातात शूल मुदगर घेऊन आले त्यांना मी त्या वनप्रदेशात परिघाने ठार केले त्यांच्यातून जे उरले ते थोरेने रावणाकडे गेले आणि मी सैन्य मारल्याचे त्याने त्याला सांगितले मग माझ्या मनात आले आणि तेथे एक उत्कृष्ट देवालयासारखा उंच प्रासाद होता तिथल्या आणखी शंभर राक्षसांना खांबाने मी मारून टाकले तो प्रासाद लंकेचा एक दर्शनीय अलंकारासारखा होता तो मी रागाने मोडून टाकला मग रावणाने प्रहस्थाचा मुलगा जम्बूमाली याला आज्ञा केली त्याला त्याच्या अनुयायासह मी अतिशय भयंकर अशा परीखाने मारले ते ऐकून राक्षस राजाने मंत्र्याचे महाबलवान पुत्र पायदळ सैन्यासह पाठवले त्या सर्वांना मी त्या परिघानेच यमसदनाला पाठवले अत्यंत शूर मंत्रिपुत्र रणात मारल्याचे ऐकून पाच प्रमुख सैना नायकांना रावणाने पाठवले <coughs> त्यांना ते त्यांच्या सैन्या सैन्यासह मी केले मग दशक्रीवाने आपला पुत्र महाबलवान अक्ष याला पुष्कळ राक्षसाबरोबर देऊन लढाईला पाठवले तो रणकुशल मंदोदरी पुत्र कुमार अक्ष एकदम आकाशात उडाला तेव्हा मी त्याचे दोन्ही पाय पकडले आणि तो उठून बसला असता त्याला शंभर वेळा घरघर फिरवून आपटून ठार केले पाठवलेल्या अक्षाला मारल्याचे कळताच दशानाने आपल्या इंद्रजित नावाच्या युद्धाचा फार मध असलेल्या दुसऱ्या पुत्राला अत्यंत क्रुद्ध होऊन जाण्याची आज्ञा केली त्या राक्षसवीराला आणि त्याच्या सर्व सैन्याला रणात निस्तेज करून मी मोठा आनंदित झालो त्या महाबलवान महाबाहूला फार मोठ्या आत्मविश्वासाने रावणाने मदाने चढलेले वीर बरोबर देऊन पाठवले होते आपले सारे सैन्य चिरडले गेले आहे आणि माझ्याशी सामना करणे फार कठीण आहे जाणून त्याने अतिशय त्वरा करून मला ब्रह्मास्त्राने बांधले नंतर राक्षसाने मला दोऱ्यानेही बांधले मला घेऊन मग ते रावणाकडे गेले मला पाहून तो दुरात्मा रावण माझ्याशी बोलला त्याने मला लंकेला येण्याचे राक्षसांचा वस करण्याचे कारण विचारले ते सर्व रणात सीतेकरता केले असे मी तु सांगितले तिच्या दर्शनाच्या इच्छेने हे विभोग मी माशा मी तुझ्या भवनाला आलो आहे मी वायूचा औरसपुत्र वानर हनुमान आहे मी सुग्रीवाचा सचिव आहे आणि रामाचा दूत म्हणून आलो आहे असेच समज तेव्हा रामाचे दूत कार्य घेऊन मी तुझ्याकडे इथे आलो आहे मी तुला जो निरप सांगत आहे तोही तू ऐक राक्षस राजा वानर राजाने कळकळीने तुला सांगितले आहे महाभाग सुग्रीवाने तुझे कुशल विचारून धर्म अर्थ काम यासह हो। तुझ्या हिताचे आणि पथ्याचे असे तुला सांगितले आहे की मी विपुल झाडी असलेल्या ऋषमुख पर्वतावर राहत असताना रणविक्रांत रामाने येऊन माझ्याशी मैत्री केली राजन त्याने मला आपली भार्या राक्षसाने पळवून नेली आहे त्याबाबतीत मला सहाय्य करण्याकरता तू माझ्याशी करार करावास असे सांगितले वालीने राज्य हरण केलेल्या सुग्रीवाशी प्रभू रामाने लक्ष्मणासह साक्षीने सख्य केले त्याने वालीला युद्धात एका मारून सुग्रीवाला वानोरांचा राजा केले त्याला मनोभावाने आम्ही सहाय्य करणे अवश्य आहे त्याने इकडे तुझ्याकडे मला धर्मानुसार पाठवले जोवर वानरवीर तुझे सैन्य उडवून लावित नाहीत तोवर चटकन सीतेला आणून रामाचा स्वाधीन कर वानरांचा हा प्रभाव कोणाला माहीत नाही देवतांचे त्यांना निमंत्रण येते आणि ते त्यांच्याकडे ते जातात वानर राजाने तुला सांगितले आहे असे मी त्याला म्हणालो तो माझ्याकडे जळत्या अंगारासारख्या डोळ्यांनी पाहू लागला त्या भयंकर कर्म करणाऱ्या राक्षसाने मला मारून टाकण्याची आज्ञा दिली त्या दुरात्म्या रावणाला माझा प्रभाव काय ठेव त्यावेळी त्याचा मोठ्या मनाचा भ्राता बिभीषण नावाचा त्याने माझ्याकरता राक्षस राजाकडे रदबदली केली तो त्याला म्हणाला राक्षस श्रेष्ठा असे करू नकोस हा तुझा विचार टाकून दे कारण राजशास्त्राला सोडून असलेला मार्ग तू मनात आणलायस राक्षसा राजशास्त्रात दूतहत्या सांगितलेली नाही दूताने त्याला जसे बोलायला सांगितले असेल तसेच बोलायचं असते अतुल विक्रमी राजा दूताचा किती मोठा अपराध असला तरी त्याला विरूप करून सोडावे असे सांगितले शास्त्रात त्याचा वध सांगितलेला नाही बिभीषणाचे म्हणाला तेव्हा रावणाने राक्षसाना आज आत्ता याचे शेपूट तुम्ही जाळून टाका अशी आज्ञा केली त्याची आज्ञा ऐकून माझ्या शेपटाला ताक झाडांच्या साली कापूस यांच्या चिंढ्या गुंडाळण्यात आल्या मग ते पराक्रमात भयंकर असणारे राक्षस अंगात कवच इत्यादी घालून सिद्ध झाले आणि माझे शेपूट पेटून मला ते काठ्याने आणि बुख्याने मारू लागले पुष्कळ दोऱ्याने मला बांधले होते आणि राक्षस माझ्यावर नियंत्रण करीत होते तरी मला कसलीही पीडा झाली नाही कारण मला दिवसात नगरी बघण्याची इच्छा होती मग त्या शूर राक्षसाने मला बांधून आगीने वेढून राजमार्गावरून घोषणा करीत नगरद्वारापर्यंत नेले तेथे मी माझे प्रचंड रूप आखडले आणि ते बंध सोड़ून पुन्हा पहिल्यासारखा होऊन राहिलो लोखंडी परी हातात घेऊन मी त्या राक्षसांना ठार केले मग त्या नगरद्वारावरून मी वेगाने उडालो आणि पेटलेल्या शेप्टीने उंच उंच आणि गोपुरे पुरीला प्रलयकाळचा अग्नी जसा प्रजांना जाळून टाकतो तसे मनात कसलाही किंतू न ठेवता जाळले लंकेचा कोणताही भाग न जळता राहिला नाही सगळी पुरी भस्म झाली तेव्हा जानकी खात्रीने नष्ट झाली लंकेला जाताना मी सीतेलाही जळले यात संशय नाही रामाचे महत्कार्य मी व्यर्थ केले अशी चिंता मनात येऊन मी शोकाने भरून गेलो तेव्हा माझ्या कानावर चरण चारणांची शुभशब्द उच्चारणारी वाणी आली ते जानकी कशी जळाली नाही असे आश्चर्य करीत बोलत होते मग जानकी जळाली नाही अशी ती अद्भूत वाणी ऐकून आणि शकुन चिन्हावरूनही माझ्या मनाची खात्री झाली माझे शीपूड पेटले होते तरी मला अग्निजाळीत नव्हता माझे हृदय आनंदित होते आणि वारे सुगंधयुक्त होऊन वाहत होते ही अर्थ स्पष्ट करणारी चिन्हे महाफलदायी कारणे आणि ते स्पष्ट करणारी ऋषीवचने यांनी माझे मन हर्षभरित झाले मी फिरून वैदेहीची भेट घेतली तिने मला पुन्हा निरोप दिला मग तिथल्या अरिष्ट पर्वतावर पुन्हा चढून तुम्हा सर्वांच्या भेटीची इच्छा धरून परतीचे उड्डाण सुरू केले मग वायू चंद्र सूर्य सिद्ध गंधर्व उपयोग करीत असलेल्या मार्गावरून हा मी तुम्हाला येऊन भेटत आहे रामाच्या कृपेने तुमच्या तेजाने आणि सुग्रीवाचं कार्य करण्याकरता मी हे सर्व पार पाडले तेथे मी जे ज्या प्रकारे काम केले ते सर्व असे आहे तेथे जे मी केले नाही आणि जे बाकी आहे ते सर्व तुम्ही आता करावे सुंदरकांडाचा अठ्ठावन्नावा सर्व समाप्त